तिसरा अध्याय नैमितिक धर्म असंपूर्ण तुच्छ मिश्र आणि अचिरस्थायी आहे एकदा एक प्रहर रात्र सरल्यानंतर संन्यासी महाराज हरिनाम गाण करता करता श्री गोद्रुमाच्या उपवनात एकांतात उंच जागी बसून उत्तरेकडे पाहू लागले त्यावेळेस पूर्णचंद्राचा उदय झाला होता श्री नवदीप मंडळाची शोभा अपूर्व दिसत होती थोड्याच अंतरावरील मायापूर दृष्टिकोचर होऊ लागले संन्यासी महाराज म्हणाले आहा मी तर हे एक विचित्र आनंदमय धाम पाहतो आहे मोठमोठ्या रत्नमय इमारती मंदिर आणि तोरण समूह आपल्या किरणावलींनी जान्हवीकुलास गंगा तटास उज्ज्वल करीत आहे अनेक स्थानी हरिणाम संकीर्तनाचा ध्वनी तुमूल होऊन गगन भेदून जात आहे नारदांसमान कितीतरी शेकडो भक्त विनावादन करीत नामगान करता करता नृत्य करू लागले होते एकीकडे श्वर शरीर देव देव महादेव हातात डमरू घेऊन हा हा विश्वंभर दया करा मनात तांडवनृत्य करीत करीत धर्तीवर लोळून घेत होते दुसरीकडे चतुर्मुख ब्रह्मा वेदवादी ऋषींच्या सभेत बसून महान भू प्रभू वे पुरुष स्तवस्य श सुनिर्मला मिमाम प्राप्तिमिषाणू ज्योतिर व्यय हा वेदमंत्र पठण करीत त्याचे निर्मळ व्याख्या करीत आहेत कुठे कुठे इंद्रादी देवगण जयप्रभू गौरचंद्र जयनित्यानंद म्हणत उड्या मारीत आहेत पक्षी फांद्यांवर बसून गौरनिताई नामाचा घोष करीत आहेत भ्रमर गौरनामरस पाण्यात मद्ध होऊन पुष्पोद्यानात चतुर्थी कुंजन करीत आहेत प्रकृती प्रकृतीदेवी गौररसाने उन्मत्त होऊन सर्वत्र आपली छटा पसरवित आहे आहा दिवसा जेव्हा मी मायापूरचे दर्शन करतो तेव्हा हे सगळे काही दिसतच नाही आणि आज हे काय पाहतो आहे मग पुन्हा श्री गुरुदेवांना स्मरण करीत बोलू लागले प्रभू आज मी समजलो की आपण कृपा करून मला अप्राकृत मायापूरचे दर्शन घडविले आजपासून मी देखिल श्री गौरचंद्रांचा निजजन म्हणून आपला परिचय देईन मी पाहतोय की या अप्राकृत नवदीपात सगळ्यांनी तुळशीच्या माळा तिलक आणि नामांकित उत्तरीय धारण केलेले आहे मी मीसुद्धा असेच करेन असे म्हणता म्हणता संन्यासी महाराजांची एक प्रकारची अचेतनावस्था झाली होती थोड्याच वेळात त्यांना परत बाह्यज्ञान झाले ज्ञान तर झाले परंतु ते अपूर्व चिन्मय दृश्य परत नयनगोचर होऊ शकले नाही तदनंतर संन्यासी महाराज रडत रडत म्हणाले मी खूपच सौभाग्यशाली आहे कारण श्री गुरूंची कृपा लाभल्यावर क्षणभर श्री नवदेवधामाचे दर्शन तर झाले दुसऱ्या दिवशी संन्यासी महाराज आपला एकदंड पाण्यात विसर्जन करून गळ्यात त्रिकंठी तुळशी माळ तुळशीची माळ आणि ललाटावर ऊर्ध्वपुंजती धारण करीत हरी हरी म्हणत नृत्य करू लागले गोद्रुमवासी वैष्णवगण त्यांचा म्हणत दंडवत प्रणाम करू लागले संन्यासी महाराजांनी त्यावेळेस काहीसे लजित होत म्हंटले अहो मी वैष्णवांचा कृपापात्र होण्याकरिता हा वेश धारण केला आहे परंतु येथे आणखीन काही बाधा निर्माण झालीय मी गुरुदेवांच्या मुखातून वारंवार असे ऐकले आहे की तृणादपी सुरपी सहिष्णुना अमानिना मान देण कीर्तनी हदा हरी ज्यांना मी आपला गुरु मानतो आता तेच वैष्णवगण मला प्रणाम करीत आहेत माझी काय गत होईल अशा प्रकारे मनातल्या मनात विचार करता करता ते परमहंस बाबाजींकडे गेले आणि त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून नतमस्तक होऊन उभे राहिले बाबाजी माधवी मंडपात बसून हरिणाम करीत होते त्यांनी संन्यासी महाराजांचा संपूर्ण वेश परिवर्तन आणि नामाप्रती भावोदय पाहून प्रेमाश्रुणी त्यांना अभिषिक्त करीत मिठी मारली आणि म्हटले वैष्णवदास आज तुमच्या मंगलमय शरीराचा स्पर्श करून मी कृथार्थ झालो असे म्हटल्याबरोबर संन्यासी महाराजांचे पूर्वनाम दूर झाले आता ते वैष्णवदास या नावाने परिचित झाले संन्यासींना आजपासून एक अपूर्व जीवन प्राप्त झाले मायावादी संन्यासाचा वेष संन्यास संन्यासश्रमाचे अहंकारपूर्ण नाम आणि स्वतः स्थोर समजण्याचा अभिमान सर्व काही दूर झाले तिसऱ्या प्रहरी श्री प्रद्युम्न श्री गोत्रूम आणि श्री मध्वदीपाचे अनेक वैष्णव परमहंस बाबाजींचे दर्शन घेण्याकरिता आले होते ते परमहंस बाबाजींना चारही बाजूंनी घेरून बसले होते सगळेजण तुळशीच्या माळेवर हरिणामाचा जप करीत होते कुणी कुणी हा गौरांग नित्यानंद कुणी कुणी हा सीतानाथ आणि जय सचिनंदन इत्यादी म्हणत अश्रुंनी चिंब भिजत होते सगळेच परस्पर इष्ट गोष्टी करीत होते याच वेळेस वैष्णवदास श्री वृंदादेवीची परिक्रमा करून वैष्णवांच्या चरण लोळण घेऊ लागले कुणी कुणी महात्मा आपापस कुजबजू लागले हेच ना ते संन्यासी महाराज आहेत आज यांची कशी अद्भुत मूर्ती झाली आहे वैष्णवांसमोर पृथ्वीवर लोळण घेताना वैष्णवदास म्हणत होते आज मी वैष्णवांची चरण धूळ प्राप्त करून धन्य झालो श्री गुरुदेवांच्या कृपेने मी हे व्यवस्थित जाणू शकलो की वैष्णव पदधुळी विना जीवाची अन्य गती नाही वैष्णव पायधूळ वैष्णवोदक आणि वैष्णव आधरसुद्धा या तिन्ही वस्तू भवरोगाचे औषध आणि भवरोगाकरिता उत्तम पथ्य आहे यामुळे तर ज्यांचा भवरोग दूर झालाय अशा पुरुषांना यापासून परमभोगाचीही प्राप्ती होते हे वैष्णवगण असे समजू नका कि मी माझ्या पांडित्याच्या अहंकाराचे प्रदर्शन करीत आहे आजकाल माझे हृदय सर्वच अहंकारातून मुक्त झाले आहे ब्राह्मण कुळात जन्म झाला होता सर्व शास्त्रांचे अध्ययन केले होते आणि चतुर्थाश्रमात प्रवेशही झाला होता त्यावेळेस माझ्या अहंकारा सीमा नव्हती परंतु जेव्हापासून मी वैष्णवतत्वाकडे आकृष्ट झालोय तेव्हापासून माझ्या हृदयात एक दिनतेचे बीज रोपित झाले आहे आपण सर्वांच्या कृपेने मी क्रमशः जन्मअहंकार विद्यामत आणि आश्रम गौरव गौरवास दूर सारले आहे या क्षणी मला असे वाटते आहे की मी एक निराश्रित शुद्रजीव आहे वैष्णव चरणाश्रयाविना माझे अन्य कुठलीच गती नाही ब्राह्मण तत्व विद्या आणि सन्यास हे माझे अधपतन करीत होते मी सरल भावाने आपण लोकांच्या चरणी सर्व गोष्टी निवेदित केल्या आहेत आपण आपल्या दासाचे जे काही करायचे ते करावे वैष्णवदासाची ही दीनतापूर्वक वचन ऐकून त्यापैकी अनेक जन म्हणाले हे भाग, भागवत प्रवर भक्तश्रेष्ठ आपल्यासारख्या वैष्णवाचा चरण रेणू प्राप्त करण्यास आम्ही ललाईत आहोत कृपापूर्वक आम्हाला आपली पायदूळ देऊन कृतार्थ करा आपण परमहंस बाबाजींचे कृपा पात्र आहात आम्हाला देखील आपला संगी बनवून पवित्र करा आपल्यासारख्या भक्तांच्या संगानेच तर भक्ती प्राप्त होऊ शकते शास्त्राचे कथन आहे भक्तीस्तू भगवत भक्ते संगेण परीजायते सत्संग प्राप्यते, सुकृते, पूर्व संचिते अर्थात भगवत भक्तांच्या संग प्रभावाने वृत्तीचा उदय होतो जीव आपल्या पूर्वपूर्व जन्मांच्या संचित सुकृत्याच्या फळामुळेच विशुद्ध भक्तांचा संग मिळू शकतात आमची खूप भक्तिपोषक सुकृती होती त्यामुळेच आम्हाला आपला सत्संग मिळाला आता आम्ही आपल्या सत्संगाचे सत्संगाने हरिभक्ती लाभ करण्याची आशा करतो वैष्णवांची परस्पर दिनता आणि प्राणीपात समाप्त झाल्यावर त्या भक्त गोष्टीत सभेत वैष्णवदास एकीकडे बसून परिवाराची शोभा वाढू लागले त्यांच्या हातात हरिनामाची माळ शोभायमान होत होती या सभेत त्या सभेत त्या दिवशी एक भाग्यवान पुरुष बसले होते त्यांनी लहानपणापासूनच अरबी फारशी भाषेचा अभ्यास करून बऱ्याचशा मुसलमान राजांच्या व्यवहाराचे अनुकरण केल्याने त्यांना देशात एक प्रतिष्ठित व्यक्ती समजले जात होते निवास शांतिपूर येथे होता ब्राह्मण जाती आणि त्यातही कुलीन मोठी जमीनदारी होती लोकांमध्ये दलबंदी घडवून आणण्याच्या कामात मोठे निपुण होते खूप दिवसापर्यंत त्या पदाचा उपभोग घेतल्यानंतरही त्यातून त्यांना काही सुख मिळाले नाही अंतत त्यांनी हरिणाम संकिर्तना उस्तादांकडून रागरागिणींचे शिक्षण घेतले होते त्या शिक्षणाच्या बळावर ते हरिणाम संकीर्तनातही पुढारीत ठरले होते यद्यपि वैष्णवजन त्यांच्या उस्तादि सुरांना पसंत करीत होते नव्हते तथापि संकीर्तनात ते थोडी थोडी गायकी दाखवून आपला मोठेपणा प्रकट करीत करीत प्रशंसे प्रशंसेच्या अभिलाषेने इतरांच्या तोंडाकडे भगत असत काही दिवसापर्यंत असे करता करता त्यांना नामसंकीर्तनात काही सुख मिळू लागले त्यानंतर त्यांनी श्री नवद्वीपात वैष्णवांनिकट गाणकीर्तनात संमिलित होण्यासाठी श्री गोत्रुमात येऊन एक वैष्णवाश्रमात मुक्काम ठोकला एकदा एका वैष्णवासोबत ते प्रदिम्न कुंजाच्या मालती माधवी मंडपात बसले होते वैष्णवांचा परस्पर व्यवहार प्रकाश आणि वैष्णव ऐकून त्यांच्या मनात अनेक शंका उपस्थित झाल्या ते बोलण्यात निपुण होते म्हणून साहसपूर्वक त्यांनी वैष्णव सभेत जिज्ञासा केली त्यांचा प्रश्न अशा प्रकारे होता मनुषमूर्ती आदी धर्मशास्त्रात ब्राह्मण वर्णात सर्वोत्तम वर्ण म्हटले गेले आहे त्यानुसार ब्राह्मणांसाठी संध्या वंदना आदी नित्यकर्म आहेत जर ही कार्य नित्य आहेत तर वैष्णवांचे व्यवहार त्यांच्या विरुद्ध का असतात वैष्णवांना तर्कवितर्क केलेले आवडत नाही एखादा तार्किक ब्राह्मण जर हा प्रश्न करत असेल तर कलहाच्या भयाने काही उत्तर दिले नसते परंतु समागत प्रश्नकर्त्यास हरिणामगाण करणारा जाणून त्या सगळ्यांनी म्हटले श्रीहूत परमहंस बाबाजी महाशय जर या प्रश्नाचे उत्तर देतील तर आम्हाला आनंद होईल परमहंसांचा आदेश ऐकून दंडवत प्रणाम करून म्हणले तर भक्तप्रवर्षी वैष्णवदासांनी उक्त प्रश्नाचे सम्यक योग्य उत्तर द्यावे सर्वांनी त्याचे अनुमोदन केले वैष्णवदास श्री गुरूंचे श्री गुरुदेवांचे म्हणणे ऐकून स्वतः धन्य समजून नम्रतापूर्वक म्हणाले मी अत्यंत अधम आणि अकिंचन आहे अशा महत विद्वत सभेत मी काही बोलणे अनुचित आहे तरी देखील गुरुदेवांची आज्ञा सर्वदा शिरोधार्य आहे मी गुरुदेवांच्या मुखान निघालेल्या ज्या तत्वउपदेश रूप मधाचे पाण केले आहे त्या स्मरण करून यथाशक्ती बोलतो असे म्हणत वैष्णवदासांनी परमहंस बाबाजींची पायधूळ आपल्या संपूर्ण शरीरास लावून बोलणे प्रारंभ केले जे साक्षात परमानंदमय भगवंत आहेत ब्रह्मज्यांची अंगकांती आहे आणि परमात्मा ज्यांचा अंश आहे समस्त प्रकाश आणि विलासाचे आधार स्वरूप ते श्री कृष्ण चैतन्य देवच आमच्या बुद्धिवृत्तीत प्रेरणा करोत मनुस्मूर्ती आदी धर्मशास्त्र वेदशास्त्राच्या अणुगत विधिनिषेध निर्णया निर्णया असल्या कारणाने त्यांचा जगात सर्वत्र आदर आहे मानव प्रकृती दोन प्रकारची असते वैधी आणि रागाणुगा जोपर्यंत मानवाची बुद्धी मायेच्या आधीन असते तोपर्यंत मनुष्य प्रकृतवश्यक वैधी राहते प्रकृती अवश्यच वैधी राहते मायेच्या बंधनातून मनुष्याची बुद्धीमुक्त झाल्यावर पुन्हा वैधी प्रकृती प्रवृत्ती राहत नाही त्यात रागाणुगा प्रकृती प्रकट होते रागाणुका प्रकृती ही जीवाची शुद्ध प्रकृती स्वभावसिद्ध चिन्मय आणि जडमुक्त आहे श्रीकृष्णाच्या इच्छेने शुद्ध चिन्मय जीवाचा जडसंबंध दूर होतो परंतु जोपर्यंत कृष्णाची इच्छा होत नाही तोपर्यंत जडसंबंध केवळ क्षयोन्मुख असतो या शयणमुख अवस्थेत मानवबुद्धी स्वरूपत जडमुक्त नसते परंतु त्यावेळी देखील वस्तुतः जडमुक्त नसते वस्तुतः जडमुक्त झाल्यावर शुद्धजीवाची रागात्मिका वृत्ती स्वरूपत आणि वस्तुत उदित होते ब्रजवासींची प्रकृतीच रागात्मिका प्रकृती आहे शयनमुख अवस्थेत त्याच प्रकृतीच्या अणुगत झाल्याने जीव रागाणूक होऊ लागतो जीवाकरिता ही अवस्था फारच उपादेय असते जोपर्यंत ही अवस्था उपस्थित होत नाही तोपर्यंत मानवी बुद्धीचा अनुराग माईक वस्तूतच राहतो निसर्गामुळे मायेमुळे परिवर्तित स्वभावाने मूळ जीव माईक विषयांच्या अनुरागासच आपला स्वाभाविक अनुराग समजण्याची चूक करतो चिद विषयाचा स्वाभाविक विशुद्ध अनुराग त्यावेळी सुद्धा नसतो माईक विषयातच मी आणि माझा हे दोन अभिमान प्रगाढ रूपात कार्य करतात हा देह माझा आहे आणि देहच मी आहे या बुद्धीद्वारे या जड सुख़दायक व्यक्ती आणि वस्तूचा प्रति प्रीती आणि वशीभूत होऊन मूळ जीव दुसऱ्याच्या प्रती शारीरिक सामाजिक आणि नैतिक प्रीती वा विद्वेष प्रकट करून त्यास शत्रू मित्र समजतात विषयांकरिता विवाद करतात कणक आणि कामिनीत मिथ्या प्रीती ठेवून सुखदुःखाच्या आधी नव्हतात याचेच नाव संसार या या आहे या संसारात आसक्त होऊन जन्ममरण कर्मफल उच्च निजवस्था प्राप्त करून मायाबद्ध जीव भ्रमण करतात या जीवांना चिदाणुराग सहजपणे जाणता येत नाही शिदा काय वस्तू आहे याची देखील त्यांना उपलब्धी नसते आहा चिदाणुरागच जीवाचा स्वधर्म आणि प्रकृती आहे हे विसरून जडानुरागात विभोर होऊन चितकण स्वरूप जीव अधोगतीचा भोग करतात संसारात प्राय सर्व जीव या दुर्दशेस दुर्दशा समजतच नाही रागात्मिका प्रकृती प्रा प्रकृतीप्राप्तीची गोष्ट तर दूरच मायाबद्ध जीव रागाणुगा प्रकृतीद्वारेसुद्धा अगदी अपरिचित असतात कधी कधी साधूंच्या कृपेने जीवांच्या हृदयात रागाणुगा प्रकृतीचा उदय होतो म्हणूनच रागाणुगा प्रकृती आहे सर्वज्ञ आणि कृपामय आहेत त्यांनी पाहिले मायाबद्ध जीव चितप्रवृत्तीपासून वंचित झाला आहे मग आता त्याचे मंगल कशा प्रकारे होणार मायामु जीवांमध्ये कृष्णस्मृती उदित होण्याचा उपाय काय असू शकतो साधु साधुसंघ झाल्यावर जीव स्वतःच कृष्णदास समजू शकेल परंतु साधु साधुसंघाकरिता काही निर्दिष्ट नियम नाही म्हणून ह्याची आशाही कशीपरी केली जाऊ शकते की तो सर्वांकरिता संभव व सुलभ होईल म्हणून साधारण लोकांकरिता कुठलाच विधी मार्ग त्यांचे कोणतेच कल्याण होत नाही भगवंताची अशीच कृपादृष्टी अशीच भगवंताची अशीच कृपाशास्त्र दृष्टीने उदित झाली रूपी आकाशात भगवत प्राप्त भगवत कृपा प्रसूत शास्त्र सूर्याने उदित होऊन सर्वसामान्यांकरिता सर्व, सर्व प्रकारच्या आज्ञाविधीचा प्रचार केला सर्वप्रथम वेदशास्त्रे निर्माण झाली वेदशास्त्राच्या कुठल्या भागात कर्म कुठल्या भागात ज्ञान आणि कुठल्या भागात प्रीतिरूपा भक्तीचे उपदेश दिले गेलेत मायामुग्ध जीवांच्या अनेक अवस्था आहेत कुणी बिलकुल मूळ तर कुणी विज्ञ आहेत आणि कोणी कुणी बऱ्याच विषयात विज्ञा असतात जीवाची जशी बुद्धी असते शास्त्रात त्याच्याप्रती तसाच आदेश असतो याचेच नाव अधिकार आहे यद्यपि जीवांच्या संख्येनुसार अधिकारही अनंत आहेत तरीसुद्धा मुख्य मुख्य लक्षणानुसार ते तीन भागात विभक्त आहेत एक कर्माधिकार दोन ज्ञानाधिकार आणि तीन प्रेमाधिकार वेदशास्त्रात असेच त्रिविध अधिकार निर्दिष्ट केलेले आहेत वेदात विधींचे निर्माण करून या तीन अधिकारांच्या करतव्या कर्तव्य कर्तव्याचे निर्णय केला कर्तव्य कर्तव्याचा निर्णय केला गेला आहे यावरून निर्दिष्ट धर्माचे नाव वैद्य धर्म आहे मनुष्यच्या ज्या प्रवृत्तीने प्रचलित मनुष्य प्रवृत्तीने परिचालित होऊन त्या धर्मास ग्रहण करतात त्या प्रवृत्तीचे नाव वैधी प्रवृत्ती आहे ज्यात वैधी प्रवृत्ती नाही ते नितांत अवैध्य आहेत अवैध्य मनुष्य पापकर्मात निरंतर राहतात त्यांचे जीवन सदा अवैध कर्मामध्येच लागलेले असते असे लोक वेदांपासून बहिर्भूत असतात आणि म्लेच्छ इत्यादी नावांनी संबोधले जातात वेदशास्त्रांनी ज्या त्रिविध अधिकारांचे निर्णय केलेले आहेत त्यांचे ऋषींनी संहिताशास्त्रात विस्तार करून वेदानुगत अन्यान्य शास्त्रांना प्रकाशित केले आहे मनु आदी पंडितांनी वीस धर्मशास्त्रात कर्माधिकाराचे वर्णन केले आहे दार्शनिकांनी तर्क आणि विचारशास्त्रामध्ये ज्ञानाधिकाराचा विचार केला आहे पौराणिक आणि विशुद्ध तांत्रिकांनी भक्ति तत्वाच्या अधिकारागत उपदेशांचे आणि किर क्रियांचे निर्णय केलेले आहे हे सर्व वैदिक आहेत या शास्त्राच्या नवीन मीमांसकांनी सर्व शास्त्रांच्या तात्पर्यकडे दृष्टी न ठेवता कुठे कुठे एखाद्या अंगाची सर्वोत्कृष्ट करून कितीतरी लोकांना खड्ड्यात ढगलून दिले आहे या त्या शास्त्रांच्या अपूर्व मीमांस रूप गीताशास्त्रास पाहिल्याने प्रतीत होते की कर्माचा उद्देश ज्ञात नसल्याने अशा पाखंड समजून त्याचा परित्याग करणे योग्य आहे मग कर्मयोग आणि ज्ञानयोग भक्तीच्या उद्देशाने नसतील तर कर्म आणि ज्ञान दोन्हीही पाखंडीस वाचतात कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग वास्तविक एकच योग आहे आहेत हाच वैदिक वैष्णव सिद्धांत आहे मायामुग्धजीवास आधीच कर्माचा आश्रय घ्यावा लागतो यानंतर कर्मयोग आणि ज्ञानयोग अंतत भक्तियोगास ग्रहण करावे लागते मायामोहित जीवांना जोपर्यंत एखादा सोपान दाखविला जात नाही तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारे उच्च उच्चभक्ती मंदिर गाठू शकत नाहीत कर्माचा आश्रय करणे कोणास म्हणतात जीवन धारणपूर्वक शरीर आणि मनाने जे काही केले जाते त्यास कर्म म्हणतात कर्म दोन प्रकारचे असतात एक शुभ आणि दुसरे अशुभ शुभ जीवास शुभ मिळते आणि अशुभ कर्माद्वारे अशुभ फळ अशुभ कर्मास पाप वा विकर्म म्हणतात शुभ न करण्यास अकर्म म्हणतात हे दोन्हीही वाईट शुभकर्मच उत्तम शुभकर्मासुद्धा तीन प्रकार शुभकर्मसुद्धा तीन प्रकारचे असतात नित्य नैमित्तिक आणि काम्य काम्यकर्मामध्ये सर्वदा स्वार्थाने परिपूर्ण असल्याने तुच्छ आहे नित्य आणि नैमित्तिक कर्माचा उपदेश शास्त्रात दिला गेला आहे हेयतेचा आणि उपाध्ययतेचा त्याच्या विचाराने शास्त्रामध्ये नित्य नैमित्तिक आणि काम्य कर्मांनाच कर्म म्हणतात अकर्म आणि कुकर्म कर्म म्हणविले गेलेले नाहीत अशा प्रकारे जेव्हा काम्यकर्मासुद्धा तुच्छ समजून त्याग केला जातो तेव्हा नित्य आणि नैमित्तिक कर्मच कर्म आहेत शरीर मन समाज आणि परलोकाच्या मंगलजनक कर्मास नित्यकर्म म्हणतात नित्यकर्म कर्म सर्वांकरिता कर्तव्य कर्म आहेत जे कर्तव्य कर्म कुठल्या नि, निमित्ताचा आधार घेऊन नित्यकर्मानतात संध्या वंदना पवित्र उपायांद्वारे शरीर आणि समाज रक्षण सत्य व्यवहार आणि पालनीयाचे पालन हे सर्व नित्यकर्म आहे मृत मात्या पित्यांप्रतीचे कर्तव्य पित्यांप्रती कर्तव्याचे पालन आधी आणि पाप उपस्थित झाल्यावर प्रायोषित करणे ही सगळी नैमित्तिक कर्म आहे कर्मे आहेत ही नित्य आणि नैमित्तिक कर्मे सुचारूरूपात जगात अनुषित अनुष्ठित व्हावीत असे विधान करणाऱ्याच्या अभिप्रायाने शास्त्रकारांनी मनुष्याचा स्वभाव आणि त्याच्या स्वभावा स्वाभाविक अधिकाराचा विचार करून वर्णाश्रमाच्या नावाने एक धर्मसंस्था धर्मव्यवस्था करून ठेवली आहे या व्यवस्थेचा अभिप्राय हा आहे की कर्माचे अनुष्ठान करण्यायोग्य मनुष्य स्वभावतः चार प्रकारचे असतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे लोक ज्या अवस्थेचे अवलंबन करून संसारात अवस्थित असतात त्या चार प्रकारच्या असतात त्यांना आश्रम असे म्हणतात गृहस्थ ब्रम्हचारी वानप्रस्थ आणि संन्यास हे चार आश्रम आहेत ज्यांना कुकर्म आणि अकर्म प्रिय आहेत ते अत्यंत अंत्यचे आणि विनाश्रमाचे आहेत वर्ण स्वभाव जन्म क्रिया आणि रक्षणाद्वारे निरूपित होतो जेथे केवळ जन्माद्वारेच वर्ण निरूपित होतो तेथे वर्णाश्रमाच्या मूळ तात्पर्याची हानी हेच एकमात्र फळ असते विवाहित अवस्था अविवाहित अवस्था आणि स्त्री संघाच्या त्यागानंतर येणारी वैराग्य अवस्था या अवस्थांनुसार आश्रम निर्दिष्ट झाले आहेत विवाहित अवस्था गृहस्थाश्रम होय अविवाहित अवस्था ब्रह्मचार्यांचा आश्रम आहे स्त्री संघापासून विरक्त होण्याची अवस्था वाणप्रस्त आणि संन्यास आहे